अध्याय तेरावा आगामी सात मनमंतरांचे वर्णन श्री शुक विवस्वानाचा पुत्र श्राद्ध हा संध्याचा मनमंतराचा सातवा मनु होय त्याच्या मुलांविषयी आई हे राजा वैवस्वत मनुचे इक्ष्वाकू नभग धृष्ट शर्याती नरिशंत नाभाग दिष्ट करुष पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत राजा या मन्वंतरात आदित्य वसु, रुद्र विश्वेदेव मरुद गण अश्विनी कुमार आणि रुभू हे देवांचे गण असून पुरंदर हा त्यांचा इंद्र आहे कश्यप अत्री वशिष्ठ विश्वामित्र गौतम चमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रुपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वंतरांचे वर्णन ऐकवले आता भगवंत त्यांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मन्वंतरांचे वर्णन करतो परीक्षिता मी तुला यापूर्वी सहाव्या स्कंदामध्ये सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्न्या होत्या काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती त्यांच्यापासून त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम यमी आणि श्राद्धदेव अशी तीन संताने झाली छायेला सुद्धा सावरणी शनश्चर शनश्चर आणि तपती नावाची कन्या अशी तीन संताने झाली तपती समर्णाची पत्नी झाली वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले आठव्या मन्वंतरात सावर्णी मनू होईल निर्मोग विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील त्यावेळी सुतपा विरजा आणि अमृत प्रभ नावाचे देवगण होतील विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनाना याने त्रैलोक्य दिले ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यानी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घे गालव दीप्तिमान परशुराम अश्वत्थामा कृपाचार्य ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मनवंतरात सप्तर्षी होतील सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील हे राजा वरुणाचा पुत्र दक्ष सावरणी नववा म्हणू होईल भूतकेतू दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील पार मरीची गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल त्या मन्वंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील आयुषमानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रुपाने भगवंतांचा अंशावतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रेलोक्याचा उपभोग घेईल उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावरणी दहावा मनू होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील भुरी इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान सुकृती सत्य जय मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील सुवासन विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल विश्वसूजाची पत्नी विषुची पासून भगवान विश्वक विश्वकसेनाच्या रूपाने अंशावतार आउशा ग्रहण करून शंभू नावाचा इंद्राशी मैत्री करतील अत्यंत संयमी असे धर्मसावरणी अकरावे मनू होतील सत्य धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील विहंगम कामगम निर्वाण रूची इत्यादी देवांचे गण होतील अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैद्रुत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वैद्रुतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील परीक्षिता रुद्रसावरणी बारावा म्हणू होईल देववान उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी त्यांचे पुत्र होतील त्या मनमंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील तपोमूर्ती तपस्वीधक्रग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील सत्यसहाची पत्नी सुनृत्यपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वंतराचे पालन करतील परमजितेंद्रिय देवसावरणी तेरावा मनू होईल चित्रसेन विचित्राम हो देवाचे देवगण, देवगण हो नाव दिवसपती असेल त्यावेळी निर्मो तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील इंद्रसावर्णी चौदावा मनु होईल उरु गंभीर पुत्र पवित्र चाक्षुण हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल अग्नी बाहू शुची शुद्ध माघर इत्यादी सप्तर्षी होतील त्यावेळी सतरायणाची पत्नी वितानापासून बृहत भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील परीक्षिता ही चौदा मनवंदरे भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात यांच्याच द्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते अध्याय तेरावा समाप्त